स्कंध तिसरा अध्याय एकोणतीसावा लक्ष्मण रामाचे सांत्वन करतो ते त्याचे निंद भाषण श्रवण केल्याबरोबर जानकी भयाने विवन होऊन कापू लागली मन स्थिर करून ती म्हणाली हे पोला कामवासनेने मोहित होऊन तू हे असे निंद भाषण करीत आहेस मी स्वैरिणी नसून जनकाच्या पुलामध्ये उत्पन्न झालेली आहे हे रावणा तू लंकेमध्ये जा नाही राम तुझा वध करील माझा करता तुला मरण येईल यात संशय नाही असे म्हणून पर्णकुटिकेमध्ये अग्निजवळ गेली इतक्या स्वतःच रूप प्रकट करून तोही पर्णकुटिके समीप गेला त्या रडत असलेल्या सीतेला त्याने बलात्काराने धरले त्यावेळी रामा रामा लक्ष्मणा धावा असा ती वारंवार आक्रोश करीत होती सीतेला रथावर घेऊन तो सत्वर निघून गेला जाता जाता अरुणपुत्र जटायूने मार्गामध्ये त्याला अडवले तेव्हा वनामध्ये त्या ते उभय महाभयंकर संग्राम झाला त्या संग्रामात राक्षसाधिपती रावणाने जटायूचा वध केला आक्रोश करीत असलेल्या सीतेला त्याने लंकेमध्ये नेले आणि अशोक वनामध्ये तिला ठेवले राक्षसणींचा पहारा वसवला नंतर सामदामाधी उपायही त्याने योजले परंतु ती आपल्या वर्तनापासून ठरली नाही रामाने त्या मृगाचा वध केला आणि त्याला घेऊन तो परत फिरला तो मार्गामध्ये लक्ष्मण येत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा त्या दुष्ट पाप्याचा शब्द ऐकून हे बांधवा तू हे भलतेच काय केलेस अरे प्रियेला एकटी टाकून तू येथे का आला आहेस असे रामाने त्याला विचारले तेव्हा लक्ष्मण म्हणाला हे प्रभो सीतेच्या वाघबाणाने ताडीत झाल्यामुळे मी निशयी येथे आलो नंतर ते उभयता अति दुःखीत होऊन पर्ण कुटिकेकडे आले पण सीता तेथे नाही असे आढळून ना आल्यावर तिच्या शोधा करता उभय जेथे जे तो जटायू पक्षी केवळ धुगधुगी राहून भूतलावर पडला होता तेथे ते थे थे आले जटायू म्हणाला आज रावणाने ती जनक कन्या हरण करून नेली मी त्या दुरात्म्याला अडवून धरले परंतु युद्धामध्ये त्याने मला चित केले असे बोलून त्याने लागलीच प्राणत्याग केला नंतर रामाने त्याचा तो राम लक्षा जाता त्या रामप्रभूने कबंदाचा वध करून त्याला मुक्त केले त्याच्या सांगण्यावरून रामाने सुग्रीवाशी सख्य केले नंतर वीर वालीचा रामाने वध केला सुग्रीवाला त्याने किशकिंदेचे उत्कृष्ट राज्य दिले नंतर रावणाने हरण केलेल्या चिंतन करी तो राम लक्ष कैकेईचे मनोरिपूर्ण झाले कारण जानकी प्राप्त झाली नाही तर खरोखर तिच्याशिवाय मी जिवंत राहणार नाही या जनककन्या वाचून मी अयोध्येलाही परत जाणार नाही राज्य गेले वनवास भोगावा लागला पिता स्वर्गस्थ झाला प्रिया ही रावणाने हरण करून पुढे आणखी काय काय, काय करणार आहे हे कळत नाही हे, ना हे भरतानुजा लक्ष्मणा भवितव्य खरोखर प्राण्यांना पूर्वी समजणे दुर्घट आहे बा लक्ष्मणा अत्यंत दुःखदायक अशी आपली यापुढे स्थिती होणार मनुवंशात उत्पन्न झालेले आपण उभयता राजपुत्र असून पूर्व कर्मामुळे वनामध्ये अतिशय दुःख भोगत आहोत हे सुमित्रा नंदना सुमित्रानंदना दैवयोगामुळे तू ही भोगाचा त्याग करून सह मंदिरा बाहेर पडला आहेस आता तुला ही दुस्तर दुःखाचा उपभोग घेणे भाग आहे माझ्यासारखा दुःखी दरिद्री असमर्थ आणि क्लेशग्रस्त पुरुष आपल्या कुलामध्ये पूर्वी कोणीही झाला नाही पुढे कोणी होणार नाही हे सुमित्रानंदना आज मी काय करू दुःखसागरामध्ये मी मग्न झालो आहे खरोखर सहाय्य रहित असलेल्या मला तरुणोपाय नाही हे अनुजा द्रव्य आणि बल यापैकी काहीच नसून तू एकच मला अनुयायी आहेस तेव्हा हे वीरा स्वतःच्या कृतीमुळे प्राप्त झालेल्या या भोगाबद्दल मी आज कोणावर क्रुद्ध व्हावे इंद्र सभेची बरोबरी करणारे राज्य हस्तगत झाले असून ते एका क्षणात नाहीसे होऊन वनवास प्राप्त झाला दैवाने नेमलेले जाण्यास कोण बरे समर्थ आहे बालपणामुळे लंकाधिपती रावणाच्या घरी त्या तरुणीला आता दुःख भोगावे लागेल ती सुशिला आणि पतिव्रता असून माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी आहे हे लक्ष्मणा वैद्यही त्याला वश होणार नाही ती सुंदरी जनक कन्या जारी स्त्रीप्रमाणे कशी बरे वागेल हे भरतानुजा लक्ष्मणा रावण बलात्कार करू लागल्यास ती प्राणत्याग करील पण त्याला वश होणार नाही हे अगदी निश्चित हे वीरा जानकी मृत झाली तर मी निशय प्राणत्याग करेन कारण हे लक्ष्मणा कृष्णवर्ण नेत्रप्रांतानी युक्त असलेली जानकी मृत झाल्यावर या देहाशी मला काय कर्तव्य आहे याप्रमाणे कबनयन राम विलाप करू लागले असता धर्मात्मा लक्ष्मण सांत्वन करीत त्यांना म्हणाला हे महापराक्रमी राजा भित्रेपणा सोडून ह्या प्रसंगी तुम्ही धरा त्या राक्षसाधमाचा वध करून मी जानकीला परत आणेन विचारी पुरुष विपत्तीमध्ये आणि संपत्तीमध्ये धैर्याने वागत असतात परंतु मंदमती पुरुष वैभव कालही दुःखामध्ये मग असतात संयोग आणि वियोग या दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत संबंध आहे वास्तव्य आणि वैदहीचे हरण ह्या गोष्टी घडल्या त्याचप्रमाणे चांगला काळ आला असता ह्याचा समागमही होईल सुख दुःखाची समाप्ती भोगानेच व्हायची असते भोगा भोगाशिवाय ती कधीही नाश पावत नाही तेव्हा हे जानकी पते तुम्ही आता शोकाचा त्याग करा सुदैवाने सुग्रीवाचे साह्य आपणास मिळाले आहे त्याचे वानरही पुष्कळ आहेत हे, हे चोहीकडे जातील आणि जानकीचा शोध करतील जानकी, करती। जानकी जेथे आहे तिकडील मार्ग समजून घेऊन मी तेथे जाईन पराक्रम करून त्या दुष्कर्मी रावणाचा वध करीन जानकीला परत आणीन हे ज्येष्ठ बंधू व्यर्थ काबरे दुःख करीत आहात प्रसंग पडल्यास सैन्यासह आणि शत्रुघ्नासह भरतालाही आणून आपण त्या शत्रूचा वध करू हे रघुवंश रामचंद्रा पूर्वी रघुने केवळ एकाच रथाच्या योगाने सर्व दिशा पादाक्रांत केल्या होत्या तेव्हा त्याच्याच वंशामध्ये जन्मास आलेले आपण आपना आहात आपणास दुःख करीत बसणे कसे बरे योग्य होईल मी एकटाही सर्व दैव दैत्यांचा पराजय करण्यास समर्थ आहे मग आपले सहाय्य असल्यावर कुलकलं रावणाच्या पराजयाविषयी शंका पाहिजे कशाला हे रघुनंदन रामा फार काय सांगू सहाय्य करता जनकालाही आणावून मी त्या देवकंटक दुराचारी रावणाचा वध करीन हे रघुनंदना चाकाच्या आराप्रमाणे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख प्राप्त होत असते त्यापैकी एकही कधीही कायम राहत नाही हे आपण जाणतच आहात सुख अथवा दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन अतिशय असते तो कधीही सुखी न होता सर्वसागरामध्ये रघुनंदना इंद्राला त्यावेळी सर्व देवांनी नहुषाची स्थापना इंद्रपदावर केली होती त्यावेळी भयभीत झालेल्या इंद्राने आपल्या स्थानाचा त्याग करून अनेक वर्षपर्यंत कमलामध्ये राहून अज्ञातवाद स्वीकारला होता पुढे काल फिरताक्षणीस त्याला स्वतःचे स्थान पुनर झाले आणि विप्रशापामुळे नहुष अजगराकृती होऊन भूमीवर पडला रावणाप्रमाणे त्यावेळी त्या नहुष राजाने इंद्राणी विषयी कामवासना धरून ब्राह्मणांचाही अवमान केल्या कारणाने मुनीच्या क्रोधामुळे तो सर्प झाला हे राघवा संकट प्राप्त झाले असता विचारी पुरुषाने शोकाचे अवलंबन न करता उद्योगाकडे मन लावून रावे हे महाभाग्यवान जगदीशा आपण सर्वज्ञ असून समर्थ आहात एखाद्या सामान्य जनाप्रमाणे स्वतः संबंधाने का बरे अतिशय दुःख करीत आहात लक्ष्मणाच्या ह्या भाषणाने रामाला बोध झाला प्रचंड शोकाचा त्याग करून तो निश्चिंत झाला अध्याय एकोणतीसावा समाप्त